अमृतानुभव अध्याय दुसरा आता उपाय वन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तु कारुण्याचा मोडोनी माया कुंजरु मुक्त मोती यांचा ओगरू जीवविता सद्गुरु निवृत्ती निवृत्तीवंधु अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भे तया चैतन्याची धावे कारुण्य जोजी जयाचे नि अपांग पाते बद्ध मोक्षपणे भेटते जानतया जानते जया पाशी। कनकाची कनकाचिया दाना जो न कडची थोरसाना द्रष्टाची दर्शना पाढा उजो सामर्थ्याचे बिके जो शिवाचे ही गुरुत्व जिंके आत्मा आत्मसुख देखे आर साजे नाना प्रकारची साधने हीच जणू काही अरण्ये त्यात वसंत ऋतूसारखी बहरलेली ब्रह्मविद्या ती जाणून घेण्याची किल्ली म्हणजे सद्गुरुनाथ हे सद्गुरू शरीर धारण करण्याचा त्यांचा स्वभाव नसताही केवळ भक्तांचा उद्धार करण्यासाठी देह धारण करतात पुन्हा पुन्हा जन्ममरण घडणे या फेऱ्यात सापडलेल्या जीवांकडे पाहण्यासाठी धावून येतात सद्गुरु हे माया रूप हत्तीचा नाश करून त्याच्या जवळच्या मुक्तीची अवस्था हेच मोती त्यांचे पक्वांना जीवांना आग्रहाने वाढतात अशा सद्गुरू गुरुरायांना माझे वंदन असो जीवाचे अज्ञान सद्गुरूच्या ज्ञानमय कृपा कटाक्षाने नाहीसे होते आत्मस्वरूपाची प्राप्ती होते शब्द पंडितांना पूर्ण पंडित भेटतो सद्गुरु मोक्षरूपी सोने दान देतात लहान मोठा असा फरक ज्यांचा जवळ नसतो देवाचे देव ते घालवतात द्वैताचा पराभव करतात ज्ञानरूपी सामर्थ्यामुळे त्रैगुण्योपाधिक सृष्टी घडविणाऱ्या देवतांचे कर्तृत्व त्यांना सहज अवलोकन झालेले असते सद्गुरूची मूर्ती जीवांचे आत्मदूपदर्शक असेच आरसेच आहेत म्हणतात बोध चंद्राची या कळा एक वळा कृपा पुनिवलिळा करी जयाची जो भेटलीयाची या सवे पुरची उपाय धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरिजे जयाची नि अनवर्स रे मोहिरे जो भेटत खेवसरे बहुरूपची अविद्येचे वखे की सो सोबोध सुदीनी फाके तितले प्रसादारखे जयाचे नि जयाचे नि कृपा सुसली जीव हा ठाववरी पाखळे जे शिवपण ही ओबिळे अंगीन लावी राखो जाता शिष्याते गुरु ही धाडले तिथे तरी गुरु गौरव जयाते चांदी एक पण नवे सुसास मनोनी गुरु शिष्याचे मिस पाहनेची आपली वास पाहतची असे जयाचे नि कृपा तुषारे परत रे मोहिरे परिणे अपारे बोधामृते भावदासा बोध रूपी चंद्राला अनेक कला पसरल्या असल्या तरी त्या गुरुपादुकारूपी पौर्णिमेला एकत्र होतात आपण अनेक साधनांसाठी केलेली धावाधाव सद्गुरुदर्शनाने संपते प्रवृत्ती रूपी आपली गंगा सद्गुरुरूपी समुद्राला मिळते गुरुमूर्तीचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच जगाच्या व्यवहाराची महती सद्गुरुदर्शनाने जगाचे मिथ्यापण कळते सद्गुरु बोधरूपी प्रकाश फाकताच अज्ञान रूपी निशा संपते आत्मसंतुष्ट करणारा गुरुप्रसाद सर्वत्र पसरतो गुरु कृपा कृपारूपी दकाने हा जीवात्मा इतका पवित्र होतो की ब्रह्मत्व जरी त्याच्याकडे गेले तरी आपल्या अंगाला तो चिटकू देत नाही शिष्यास ज्ञानी करायचे झाल्याने ते आपला मोठेपणा सोडतात यात त्यांची अद्वितीयत्व कमी होत नाही दुःखाशिवाय सुखाची किंमत समजत नाही त्याचप्रमाणे सद्गुरु आपल्या शिष्याला सांगण्याच्या मिशाने आपले आपणालाच पाहतात गुरु कृपेचा जलकणांनी अज्ञानांचे हल्ले परतवले जातात अपार बोधामृत लाभते माऊली म्हणतात वेदा देता मिठी वेद कुही कोही पोटी। तरी नव्हेची उशीटी दिठी जयाची जयाचे नि जीव ब्रम्ह उपरला ब्रम्ह तृणा तळी जाये उदास उपस्ती वरी राबतिया, उपाय फळी वर वडिले जयाची जयाचा रिघे निगमवनांतु तव आपुल ये फळी हातू न खेपतीही पुढे दृष्टीचे नि अलगे खोची की निवटे मागे एवढ्या जैताने आपन पेजो लघुत्वाचे निदले बैसला गुरुत्वाचे सेले नासूनी सोनी नाथिले सदैव जो नाही ते जळी बुडीजे, ते घनवटे जेने तर जे जेणे तर नुरीजे कौनिठाई बावर्तसा अशा त्या परमेश्वर स्वरूपी स्त्री गुरूंना मिठी देताच हा शिष्य त्यांच्याशी लीन होतो सद्गुरूची कृपादृष्टी मलीन होत शिष्य नाहीपेक्षाही हलक्या अवदशेला जातो उपासनेसाठी राबल्यावर त्या साधनेची फळे सद्गुरूंच्या आज्ञेने परिपूर्ण होतात वेदांत शास्त्र हेच एक वन त्यात सद्गुरूची कृपादृष्टी हाच कोणी वसंत ऋतू जोपर्यंत अस्तित्वाला येत नाही तोपर्यंत ही मोक्ष मोक्षरूपी फळे हाती येणे शक्य नाही सद्गुरूंनी ज्ञानाचे अंजन आपल्या डोळ्यात घातले की सारे सारे अज्ञान ते नाहीसे करते आपण अशी फार मोठी कर्तबगारी गाजवत आहोत अशी सद्गुरूंच्या ठिकाणी जाणीवही नसते श्रीगुरूंचा मोठेपणा शिष्य भांडवलावर आहे ते भांडवल म्हणजे शिष्यपणा सद्गुरूच घालवतात आपल्याशी शिष्याला समरस करून घेतात कल्पनेने निर्मिलेल्या मायारूपी पाण्यात त्यांना कृपा घन श्रीगुरूंची कृपा तारते त्यानंतर त्याचे अस्तित्व ही शिल्लक नाही मावली म्हणतात आकाश हे सावेव न बंधे आकाशाची हाव। जेणे कोणे एक भरिव जो। चंद्राची सुशितळे घडली जयाचे निमेळे तुर्य जयाचे नि उजाळे कडवसेने जीवपणाचे नि त्रासे यावया आपुलिय दशे जीव हि मुहूर्त पुसे जया जोशी आते चांदणे स्वप्रकाशाचे लेया द्वैत दुनीचे तरी उघडेपण नवचे चांदाचे जया जो उघडकी दिसे प्रकाशे कीन प्रकाशे असते पणेची नसे कहुनीकडे आता जो तो हि शब्दी अनुमानाची मादी हा प्रमाणा वेधी कोणाही आपल्या दृष्टीला दिसणारे हे पंच महाभूतांनी युक्त असे जड आकाश आहे सद्गुरूंच्या ज्ञान रूप चिदाकाशाची बरोबरी त्या जड आकाशाकडून होणे कठीण आहे परमात्मा सद्गुरु हा ज्ञानरूप चिदाकारच होई चंद्र वगैरे सर्व शांत वस्तू जात असल्यामुळे आकाराला आले यांचात कव कौ, कवडाशाने सूर्याला प्रकाश मिळावा अनंत ब्रह्मांडाची घडामोड करणारा शिव देखील या उपाधीमुळे त्रासून जावा आणि मूळ स्वरूपाला केव्हा मिळेल असा त्याने प्रश्न करावा यात नवल नाही मग आपण जर मर्त्य आपण कोठे बसू चांदण्यांचा प्रकाशचंद्राने पांघरला म्हणजे दोन्ही वेगळे वाटतात पण प्रकाशचंद्रापासून मिळत नसल्याने मिळत असल्याने तो चंद्र एकच एक उघड ठरतो त्याचप्रमाणे तो परमात्मा उघड असूनही दिसत नाही स्वयंप्रकाशित असूनही भासत नाही आणि सर्व असूनही जाणवत नाही अनेक शब्दांच्या रूपाने मिळू म्हटले तरी तो कोणत्याही रीतीने त्यांच्या तडाख्यात सापडत नाही माऊली म्हणतात जे ते शब्दाची लिहीपुसे तेनेशी चावळो बैसे दुजियाच्या रागी रुसे एक पण प्रमाणाची परिसरे तई प्रमयेची आविष्करे नवल ए धुरे नाही पण काही बाही अळूमाळू देखे ये खादे वेळू तरी देखे तेही विटाळू जया गावी जेथे नमने का बोले केवती सुए पावले, अंगी लावणी नाडीले नावचे येणे नवे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती या नामाची वायमंती सांडेची ना निवर्तव नाही मा निवर्तवी हा कायी तरी कैशी पैसे ठाई निवृत्ती नामाच्या परी अंधकारू काही झाला होता गोचरू तो तमारी हा डमरू अलाच गे तैसे लटके एने रुड, जड एने उजीवडे न घडे तेही घडे याची या मावा भावर्थसा शाब्दिक वर्णने जेथे ते कुचकामाची तेथे ती करून तरी काय उपयोग वर्णन करणारा दुसरा असा द्वैत भाव त्यांना खपत नाही ते एक रूप असतात सर्व प्रकारची उदाहरणे बरोबर ठरत नाहीत तेव्हाच मूळ स्वरूप प्रगट होते ते निराकारी असूनही साकार होते हे नवन होई थोडसे पाहूया असे म्हटले तरी त्याचा तेथे ते स्पर्श चालत नाही माझ्या या नयनरूपी बौलांचा येथे कसा प्रवेश होईल अनंतरूपाने नटलेल्या परमात्म्याचे सर्व नामे व्यर्थ केली या दृष्टीने निवृत्ती हे नाव सार्थच आहे जर सद्गुरूंच्या ठिकाणी आत्मप्रवृत्ती नाही मग निवृत्ती हे नाव तरी कोठे टिकते ते निरा निवारण करणार म्हणजे तरी काय करणार कारण निवारण करण्यासारखे काही नाहीच मग निवृत्ती यात असा काय मोठेपणा आहे असे विचाराल तर सूर्याने अंधार पाहिला आहे का आहेत का अंधाराचा शत्रू असेच सूर्याला म्हणतात ना आणि सत्तेने खोट्याला खरेपणा मिळतो अचेतन मिथ्या जगाला चेतना मिळते आणि याच्या मायेने न ही, घडते माऊली म्हणतात हा गा मायाबे दाविशी ते माईक म्हणून निवाळीशी अमाईक तव नवशी कवनाई विषी शिव हो। शिवा सद्गुरु तुझला बुढा काय करू एक ही निर्धारू धरू देतासी का नामे मे रूपे बहुवसे उभारूणी पाड़ी ओसे सत्य चेने अवेश जीव घेतलिया चालो नसी साजने मृत्यु उवामीपने तीय नवे विशेषा चेने नवे आत्मत्वीन सहावे किया राी नुरोचि सूर्या ना तरी लवन नुरे जेवी नुरेजेवीचे या निदैसे द हे सद्गुरुनाथा आपण प्रकाश प्रकाशरूपी ज्वालेने जगाचे दर्शन घडवता ते न टिकणारे आहे निशिबद्ध आहे असे सांगता आणि आपण स्वतः तर मायेच्या पैल तीराला असलेले आहात ना छे छे छे हे गुरुमावली हे तुझे सारे गुढच आहे ते उकलून समजून घ्यायचे ठरू म्हटले तरी तू होऊ देत नाहीस केवढा तुझा व्याप किती तुझी नावे अगणित तुझी रूपे पण तू सारेच पार जमीन दोस्त करतोस पण या सत्तेचा तुम्हाला संतोष वाटतो थोडाच छे, तिचा तुम्हाला गर्वही नाही शिष्यावर कृपा करण्याआधी हे गुरु तुम्ही त्यांच्या अहमपणाचा जीवभावनेचा बळी घेता त्याला त्याशिवाय सामर्थ्यवान करीत नाही आपल्याशी समरस झाल्यावर तरी तो गुरुरूपाने शिल्लक राहतो मनावे तर ते मुळीच नाही त्यातही विशेष म्हणजे जीवाला आत्मत्व ही सहन होत नाही एवढेच नव्हे काहीच व्हायचे नसते सूर्योदयानंतर रात्र नसते पाण्यात पडल्यावर मीठ शिल्लक राहत नाही आणि जागे झाल्यावर झोप नाही माऊली म्हणतात कापुराचे थळी नुरेची आगीची बर्व नुरेची रूप नाव तैसे येथी पाया पडे तो वंद्युढे न, न पडेची हा भिडे भेदाची या। अपना प्रतिरवी ओदो न करि जेवी हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी का समोर आपले न लाहीजे काही केले तैसे वंद्यत्व घातले हिरो आकाशाचा अरिसा नुठी प्रत्यबिंबाचा ठसा हा वंद्य नव्हे तैसा नमस्काराशी परी नवे तरी न हो, ए वेखासी घेऊ परी वंदी तयाही ठावो उरूनी अंगोनी एकुला एक झोलू फेडिताही तरी तो बाहिरिलू कडू फिटे आतलू न फेडिताचे बावर्थ म्हणत कापुराचे उत्तमोत्तम अलंकार अग्नीच्या सव्वाच सहवासात आपले नाव रूप जसे सोडतात त्याचप्रमाणे शिष्याचा गुरुपुढे भेद मावळतो सद्गुरूंची कितीही विनवणी केली तरी द्वैताचा पसारा मांडत नाहीत भेदाच्या या बिडेला ते लाथाडून देतात सूर्य हा स्वतःसाठी उगवत नाही त्याप्रमाणे सद्गुरूमूर्ती स्वतःस वंद्य नाही आपण आपणासमोर पाहू शकत नाही त्याप्रमाणे श्री सद्गुरूंनी वंदन स्वतःपुरते कष्ट केले आहे नष्ट केले आहे आभाळात प्रतिबिंब पडत नाही ना तसेच वेगळेपणा नसल्यामुळे सर्वत्र सद्गुरूच भरल्यामुळे त्यांनी नमस्कार दुसऱ्या कुणाचा घ्यायचा आणि कसा म्हणूनच सद्गुरू हे वंद्यत्वाचे द्योतकही नाही आणि नमस करणारही नाहीत बरे नसतील सद्गुरू वैद्य नसेनात का मी कशाला त्यांना लीन ले लेखू हीन लेखू पण हा सद्गुरू राय नमस्कार करणाराची सुद्धा नाव निशिशिल्लक ठेवित नाही धोत्राचे एक टोक जोरात ओढले की सर्व धोतर निष्ठायला वेळ लागत नाही माउली म्हणतात नाना बिंबपणा सरीसे घेऊने प्रतिबिंब नासे नेले वंद्यत्व येणे तैसे वंद वंदत नाही रूपाची जे सोये तेथे दृष्टीचे काहीच नवे, आम्ही फळले हे पाहे पाहेदशा गुणात येलाची या सोयरिका निर्वाहिली दीपक ते का होईल पुळिका कापुराची या दोहो परस्परे होय ना जव महिले रे तव दोहेही सरे सरे चेवी देखना मी ययाते तव गेले वंद चेलिया कांते स्वप्नेची जेवी किंबहुना इया भाषा द्वैताचा जेते उपखा फेडून या स्वसखा श्री गुरु वंदिला ज्याच्या सख्याची नवाई अंगी एकपना रूप नाही आणि गुरु शिष्य डुवाळी ही पवाडू केला बिंबा सखट प्रतिबिंब नाहीसे होते तसे वंदन करणाऱ्याच्या सह सद्गुरु वंद्य नाहीसे करतात म्हणजे दुजा भाव घालवतात हे सारे रूप आणि आकार ज्ञानाच्या पलीकडेच आहे तेथे -ते त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही हे समजायला मात्र सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय घ्यावा लागतो हा लाभ आम्हास झाला कापूर ह्या वस्तूची ज्योती वेगळ्या प्रकारच्या असते तेल आणि त्यात ठेवायची वात यांच्या सहवासाने उपजलेली ज्योत ही पण आणखी वेगळ्या प्रकारची असते कापुराला अग्नी लावल्याबरोबर कापूर जळतो अग्नी नष्ट होतो ते दोघेही एकदेमच नाश पावतात जागे झालेल्याला स्वप्नातले दाम्पत्य सुख कुचकामी श्री गुरूंना पाहिल्याबरोबर वंदकत्व आणि वंद्यत्व नाहीसे झाले द्वैताचे हे शाब्दिक वर्णन निरर्थक म्हणून स्वात्मसखा श्री गुरूंना मी नमस्कार केला हे या स्वत सखा श्री गुरूंचे आश्चर्य आहे की या एकपणा नाही रूप नाही तरी सुद्धा गुरु शिष्याचा द्वैत रूपाने जगभर ज्ञान फैलावले आहे माऊली म्हणतात कैसा अपना अपन दोविन सोये रेपण या याहूनही विलक्षण नाही ना दोन नोहे जव अवघे पोटी माये गगना एवढे हो निठाये निशी साए नाही पना ची का पूर्णते तरी आधार दुर्भरु जैसा दुर्भरू, विरुद्धा पहु नेरु या परस्परे निके नहीं परि सूरिया मनता भेदे की नात् नरुद्धे अपन या विरुद्धे हो शिष्य आ गुरु नाथो या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतो दोह का सुवर्ण आणि लेणे वसते एके सुवर्णे वसते चंद्र चांदणे चंद्रीची जेवी भावर्ता उत्पत्ती ही दाम्पत्याशिवाय होत नसते याने आपल्यालाच आपला जोडीदार केला आहे जन्म तत्व असे यांचे सारेच विलक्षण आहे हे अगडबंब जग ज्या पोटंत सावले उजाड़ा मु दिवसा खूब विस्तृत दिशे हे जग कालोख्यात मात्र रात्री रेव बुड़े तेथे ते ते ते ते ते नहीं जाते समुद्र हाच एक भरती आहटी हाँ आधार आतो या एकमेकरुद्ध आना द्वैत आद्वैत या पहुन निवास ज्यादा घरी आतो अंधारण उजेड़ी मैत्री कि अगदी शून्य मुळीच नाही बरे ज्यापासून हे दोघे होतात तो सूर्य तर एकाला त्या वर सुर्य एकच आहे ही सूर्य एकच म्हणू तर तो अनेक रूपाने वावरतो आहे पण हा परस्पर विरोध गुरूंच्या ठाई नसतो म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गुरु आणि शिष्य या दोन शब्दांचा अर्थ मात्र एकच आहे तो आहे सद्गुरु दागिन्यांत सोनेच हे सर्व दागिन्याभर असते ते एकच असते आणि चंद्र आणि त्यांचे चांदणे वेगळे नसते ते चांदणे चंद्रमय असते माऊली म्हणतात नाना कापूर आणि परिमळू कापुराची केवळू गोडी आणि गोडू गुळोची जेवी तैसा गुरु शिष्य मिसे हाची एकूल्ह जरी काही दिसे दोन्हीपणे आरसा आरसाने मुखी मी दिसे हे उखी हे आपुलिया ओळखी जानेमुख पहापा निरंजने निदेला, तो निर्विवाद एकला परी चेता चेतविता झाला दोन्ही तोची जे तोची चेता, तोची चेत चेववी तेवी हाची बुझे हा बुझावी गुरु शी शत्व नांदवी एसे नर्पीन डोळा आपले भेटीचा सोहळा होगिता तरी लिळा सांगतो हे एव द्वेताशी उमसो नेदी 81 विस कुसो सोयरिकीचा अतिसो पोखित असे निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची भावर्तसा कापूर आणि त्याचा स्वास हे अभिन्न अभिन्न आहे म्हणजे एकच आहे गोड आणि गोडी एकच आहे कापूर आणि त्याचा सुवास हे एकच आणि गोळ आणि गोडी ही एकच परमात्मा रूप सद्गुरु जरी रूपातीत असला तरी तो सतशिष्याच्या प्रत्येकाने जगत विलास करतो आपणास आकाशाचे प्रतिबिंब हे आपल्या मुखाचे आहे हे कळते पण ते क्षणिक असते हे आपण जाणतो एखाद्या घोर निर्जन अरण्यात झोपला तर तो एकटा का पण नंतर तो जागा होणारा आणि जागे करणारा असा त्याचा तोच ध्वनी असतो जागा होणाराच जागे करणारा असतो त्याप्रमाणे हा सद्गुरु स्वतः सांगतो आणि स्वतःलाच समजावून घेतो अशा प्रकारे गुरु शिष्याचे संबंध चालवीत असतो आरश्या शिवाय नेत्र जर प्रतिबिंब दर्शनाचा आनंद मिळू शकेल त्याचप्रमाणे हे आहे तो द्वैताला फिरकू देत नाही अद्वैतपणा विस्कटू देत नाही पण परस्पर संबंध तर उत्तम तऱ्हेने पोषित असतो निवृत्तीनाथ ज्यांचे नाव निवृत्ती ज्याची शोभा निवृत्तीचे राजपद जो भोगतो तेच हे खरे खुरे निवृत्तीनाथ माऊली म्हणतात वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे आणि जे तैसा वादे निवृत्ती नवे आपणा देऊनी राती दिवसानी उन्नती प्रवृत्तीवारी निवृत्ती नवे तैसा ओपसर्याचे बळ घेऊन मिरवे किळ तैसे रत्न नवे निखिळ चक्रवर्ती हा गगनही सुनी पोटी जै चंद्राची पखळे पुष्टी ते चांदणे तेनेची उठी अंग जयाती तैसे निवृत्तीपणासी कारण हाची आपण या आपण घेयावया फुलची झाले घाण आपुली दृष्टी दि बरवे पाठी कडूने जै पावे तै आरसे धांडोळावे लागती काय की राती हन गेलीया दिवस हन पातली या काय सूर्य पण सूर्या व्हावे लागे दात प्रवृत्ती मार्गाचा विरोध करून उपदेशाप्रमाणे निवृत्ती मार्ग चोखाळून आणि वादविवाद चर्चा करून सर्वसामान्य जन व परोक्षज्ञानी निवृत्ती मार्गी होतात तसे हे नव्हे तुर्य मावळल्यावर रात्र देतो आणि पुन्हा दिवस निर्माण करून आपले हित पाहतो तसे हे नव्हेद रत्नाचे तेज अधिक दिसावे म्हणून जसे त्याच्या कोंदनात एक प्रकारचे पुट देतात आणि मग तेजपुंज म्हणून ते मिरवते तसे निवृत्तीनात नाहीत स्वयंभू रत्नात चंद्राचा धवळ प्रकाश आकाशाला सामावून सर्वत्र पसरतो त्यावेळी तो, त्या तो चंद्र आपल्या अंगच्या चांदण्याने उठवून दिसतो मूलभूत निवृत्तीपणाला हे स्वतःच कारण आहेत आपला वास घ्यावायला फुलानेच स्वतः नाक व्हावे तसे मुखाच्या पुढील भागातून दृष्टी वावरते त्या ती पाठी मागून वावरली तर आरसे उड़कावे लागले असते काय रात्र संपून दिवस निघाल्यावर का सूर्याला सूर्यपणा आणायचा असतो मावरी म्हणतात म्हणून बोद्ध बोधोनी घेपे प्रमाणे साधोनी ऐसा नवे भरवसेने गोसाविहा ऐसे करणयाविन स्वयंभर जे निवृत्तीपण तयाचे श्री चरण वंदिले आता ज्ञानदेव म्हणे श्री गुरुप्रमाणे येणे पेडली वाचारुने चौही वाचांची इतिश्री श्रीसिद्धानुवादे श्रीमद् अनुभवामृते श्री, श्री, श्री, श्री गुरुस्तवन कथन नाम द्वितीय प्रकरण संपूर्ण भावार्थ उपदेशाने हा समजावून घेता यावा किंवा प्रत्यक्ष प्रमाणांनी प्राप्त व्हावा अशा प्रकारचा श्वा विश्वास येथे धरता येत नाही तो इंद्रियांना अगोचर आहे अकृत्रिम स्वयं सिद्ध असे यांचे निवृत्ती स्वरूप आहे त्यांच्या चरणांना मी वंदन केले श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री गुरूंना वंदन केले आणि चाहू वाचांची ऋणे फेडली याप्रमाणे श्री सिद्धानुवाद रूपी श्रीमद अनुभाव अमृत ग्रंथां श्री गुरुस्तवन नावाचे दुसरे प्रकरण यहन समाप्त करता आहो सुरुनाथ महाराज की जय ओम शांति शांति शांति